करुणादेवी प्रकरण बारावे राजाकडून सत्कार वाचक विद्या पाटील शिरीषने राजा यशोधरा सर्व वार्ता नेवेलेली करुणेची कथा ऐकून राजा कृतार्थ झाला तो म्हणाला शिरीष तुम्ही धन्य आहात भूमातेची जिजाडू कृपा अशी पत्नी तुम्हाला मिळाली आहे असे कर्तव्य पालन किती निश्चय कसे पातिवृत्य शिरीष करुणादेवीचा मी सत्कार करेन माझ्या राज्यात अशी रत्ने आहेत हीच राज्याची शोभा अशी पवित्र सुंदर जीवनेत समाजाला सांभाळतात मार्ग दर्शवितात करुणा देवीला मला पूजा करू दे पूजाची पूजा जर केली नाही तर कल्याण होत नाही शिरीष निभून गेला राजा यशोधनाने एक दिवस ठरविला त्या दिवशी मोठा समारंभ झाला एका बाजूस हजारो नारी बसल्या होत्या एका बाजूला हजारो पुरुष होते सारे जुने नवे प्रधान होते अधिकारी होते राजघराण्यातील सर्व मंडळी होती विद्यापीठातील आचार्य होते राजधानीतील सर्व मंडळी होती राजा यशोधराने करुणादेवी आसनावर बसविले त्याने तिचा सत्कार केला तिला बहुमोल वस्त्रे भूषणे दिली राजाने भक्तीप्रमाणे करुणेच्या चरणास वंदन केले त्यावेळेस टाळ्यांचा कडकडाट झाला साधू साधू असे जयधुनी झाले राजाने करुणेची दिव्य कथा आपल्या प्रासादिक वाणीने सांगितली कर्तव्य दिव्य महिमा त्याने वर्णिला करुणेने सासूसऱ्यांची सेवा कशी केली त्यांच्या समाध्या कशा बांधल्या पतीसाठी शेकडो कोच सालती कशी आली ते सारे सांगितले त्याने हेमाचीही स्तुती केली सौती मत्सर तिला कसा नाही हे त्याने वर्णिले आदित्य नारायण व शिरीष यांनी आपली कौटुंबिक दुःखे मनातच ठेवून कौटुंबिक अडचणी दूर ठेवून प्रजेच्या कल्याणार्थ कसे तन मन दन दिले सारे सारे त्याने वर्णन केले प्रत्येक जण जर नियुक्त कर्तव्य नीट पार पाडील तर जशी भूमाता कुर्णीला प्रसन्न झाली तशी तुम्हा ती होईल असे तो म्हणाला राजा यशोदराचे भाषण झाले आणि करुणा काय बोलणार ती नुसती उभी राहील तिने वाकून सर्वांना प्रणाम केला सर्वांनी तिला केला, केला। समारंभ संपला हेमा व करुणा ह्या सवर्तमान रथात बसून शिरीष घरी आला